स्कंद नववा अध्याय तेविसावा शंखचूडाचा वध ते सर्व वृत्तांत ऐकल्यावर स्वतः शंकर गणांसह युद्धभूमीवर गेले शंखचूडाने विमानातून उतरून शिवाला वंदन केले त्याने कवच धारण करून विमानात आरुढ होऊन प्रचंड धनुष्य हातात घेतले दोघांचा प्रचंड संग्राम झाला शंकराने सर्व मृतवीरांना पुन्हा उठवली इतक्यात एक वृद्ध आणि व्याकुळ झालेला ब्राह्मण तेथे आला तो शंखचूडाला म्हणाला हे राजा राजाधीराज मी गरीब ब्राह्मण आहे मला प्रथम भिक्षा दे कारण तू इच्छिणाऱ्याला सर्व देणारा आहेस तू वचन दिल्यासच मी माझी इच्छा प्रकट करीन मी निश्चिष्ट वृद्ध आणि तृषित आहे ते ऐकून राजेंद्राने ब्राह्मणाला इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले मला तुझे कवच हवे आहे तो वृद्ध ब्राह्मण कपटाने म्हणाला भूर्जपत्रावर लिहून सोन्याच्या ताईतात घालून गळ्यात बांधलेले ते दिव्य कवच राजाने ब्राह्मणाला दान दिले ते हरीचे कवच हरीने परत घेतले ते घेऊन हरी तुलसीकडे गेला त्याने कपट वेशाने तिच्या ठिकाणी विर्याधान केले तोच इकडे महादेवाने हातात शूल घेऊन दानवाच्या वधास्तो प्रवृत्त झाला तो शूल शिव आणि केशव यांच्या वाचून कुणीही न पेलू शकणारा अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी ब्रह्मांडाचा संहार करण्यास समर्थ हजार टाकून दिले तो, तो योगासने घालून बसला मनातच त्याने श्रीकृष्णाचे चिंतन केले त्याच वेळी तो शूल भ्रमण करीत त्या राजावर येऊन कोसळला राजाचे त्याचवेळी भस्म झाले राजाने मुरलीधरी दिव्यरूप धारण केले गोलोकातून आलेल्या कोट्यावधी गोपींनी युक्त अशा यानात तो आरूढ झाला आणि वैकुंठाला गेला तो सत्वर वृंदावनात पोहोचला त्याने रासमंडळात जाऊन भक्तिभावाने राधा कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवले त्या प्रसन्न आणि प्रफुल्लित सुदामा गोपाला पाहून कृष्णाने त्याला हृदयाशी कवटाळले त्याचवेळी तो शूलही भ्रमण करीत कृष्णाकडे आला शंख चुडाच्या अस्थिचे विविध प्रकारचे शंख तयार झाले देवाच्या पूजेत ते शंख विविध रूपात पूजले जाऊ लागले शंखोदकामुळे देवांना प्रेम निर्माण होते शंखोदकाच्या स्नानामुळे तीर्थाच्या स्नानाचे पुण्य लाभते शंख हे हरिचे वस्तीस्थान आहे जेथे शंखाचा ध्वनी होतो तेथे लक्ष्मी वस्ती करते स्त्रिया आणि शूद्र यांच्या शंखध्वनीमुळे मात्र लक्ष्मी रागावून दुसरीकडे जाते इकडे शंकरही आनंदाने वृषभावर बसून स्वर्गलोकी परत आला तेव्हा विजय धुंधुवी वाजू लागल्या गंधर्व किन्नर यांचे गायन सुरू झाले शंकरावर पुष्पवृष्टी झाली सर्व देव मुनी त्यांची स्तुती करू लागले अध्याय तेविसावा समाप्त